ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मनेहा अध्याय शाही शिवा सुभद्रा हरण आणि मिथिलापुरीमध्ये राजा जनक आणि श्रुतदेव ब्राह्मण यांच्या घरी भगवंताचे एकाच वेळी जाणे राजाने म्हटली मुनिश्रेष्ठ रामकृष्णांची बहीण व माझी आजी सुभद्रा हिच्याशी अर्जुनाने कोणत्या प्रकारे विवाह केला हे जाणण्याची आम्हाला इच्छा आहे तेव्हा शुभ म्हणाला पराक्रमी अर्जुन एकदा तीर्थयात्रेच्या निमित्ताने पृथ्वी पर्यटन करीत असता प्रभास क्षत्री जाऊन पोहोचला तिथे त्यांनी ऐकले की आपली माने बहीण सुभद्रा तिचा विवाह बलराम दुर्योधनाबरोबर करू इच्छितात पण इतर त्यांच्याशी सहमत नाहीत अशा वेळी अर्जुन सुभद्रा आपल्याला मिळावी म्हणून त्रिदंडी संन्यासाचा वेष घेऊन द्वारकेला पोहोचला आपली इच्छा पुरी करून घेण्यासाठी अर्जुन तिथे पावसाळ्याचे चार महिने राहिला तेथे नगरवासियांनी आणि तो अर्जुन आहे हे न कळलेल्या बलरामानी ंगला आदर्शत्कार आमंत्रितिथे बलरा अत्य श्रद्धे वाली भिक्षा ग्रहण के लिए अर्जुना ने तिथे वीरान्च मन मोहित करना उपवर सुभद्रेला अर्जुना के डोले प्रेमाने प्रफुित प्रेम जाग्रत मन तिचाई स्त्रीय आवड़ा सुभद्रे सुधा मन चढ़ले आसून लाज्र नजरे आता अर्जुन फक्त तिचेच चिंतन करू लागला आणि तिला पळवून मिळवण्याची संधी शोधू लागला सुभद्रेला प्राप्त करण्याच्या उत्कट इच्छेने त्याचे चित्त सैरभैर झाले त्याला थोडी थोडीसुद्धा शांती मिळेल अशी झाली सुभद्रा एकदा देवाच्या मोठ्या जत्रेसाठी रथात बसून द्वारकेच्या बाहेर पडली त्याचवेळी महारथी अर्जुनाने देवकी वसुदेव आणि श्रीकृष्णाच्या संमतीने सुभद्रेचे अपहरण केले वीर अर्जुनाने रथावर स्वार होऊन धनुष्य हातात घेतली आणि जे सैनिक त्याला अडवण्यासाठी आले त्यांना पिटाळून लावले इकडे सुभद्रेचे आप्तेष्ट ओरडत असताना ज्याप्रमाणे घेऊन जातो त्याप्रमाणे अर्जुनाने ऐकून पौर्णिमेच्या दिवशी समुद्र जसा खवळतो त्याप्रमाणे बलराम खवळून उठले परंतु श्रीकृष्णाने आणि अन्य बांधवांनी त्यांचे पाय धरून त्यांची समजूत घातली तेव्हा ते शांत झाले बलरामानी नंतर वरदक्षिणा म्हणून वधू वरासाठी पुष्कळ धन अन्य सामग्री हत्ती रथ घोडे आणि दास दासी पाठवल्या शिव म्हणाला विदेहाची राजधानी मिथिला नगरीमध्ये श्रुतदेव नावाचा एक ग्रहस्थाश्रमी श्रेष्ठ ब्राह्मण श्रीकृष्णाचा परमभक्त होता तो फक्त भगवत भक्ती करूनच पूर्ण मनोरथ शांत ज्ञानी आणि विरक्त होता तो कोणत्याही प्रकारचा उद्योग न करता जे काही अनायाचे मिळेल त्यावरच आपला निर्वाह चालवे दररोज त्याला प्रारब्धानुसार उदरनिर्वाहासाठी पुरेशी सामग्री मिळत असे त्यापेक्षा अधिक मिळत नसे पण तो त्यातच संतुष्ट नाही आणि यथोचित अशी धर्मकर्मे करीत असे परिचित्यक्त होते श्रीकृष्णाने त्या दोघांवर हो प्रसन्न होऊन एके दिवशी दारोकाला सांगून आपला रथ मागवला आणि त्यात बसून ते विदेह देशाकडे जाण्यास निघाले भगवंताच्या जा बरोबर नारद वासुदेव अत्री वेदव्यास परशुराम आसीत आरुणी मी बृहस्पती कन्व मैत्रिय होती परीक्षिता जे जे जे ते जेथे जेथे जाऊन पोहोचत तिथे तिथे नागरिक आणि ग्रामवासी ग्रहांच्या अर्घ्य द्यावे तसे हातात पूजेचे साहित्य घेऊन उपस्थित असत परीक्षिता त्या प्रवासात आनर्थ धन्व कुरू जांगल कंक मत्स पांचाल कुंती मधू केकई कोसल अर्ण इत्यादी अनेक देशातील स्त्री पुरुष भगवान श्रीकृष्ण हर्षा प्रेम पूर्ण नजरे भर त्रिलोक गुरु भगवान श्रीकृष्ण टाकनारी सर्व, सर्व अशुभ नाश करना है अशा की गायन जागोजागी मानसेव करीत होते ऐकत भगवान श्रीकृष्ण हलूह विदेह देश जाऊन पोचले परीक्षिता भगवान श्रीकृष्णांच्या शुभागमनाची बातमी ऐकून नागरिकांनी ग्रामवासी आनंदाने हातात पूजेचे साहित्य घेऊन त्यांचे स्वागत करण्यासाठी सामोरे येत भगवान श्रीकृष्णांचे दर्शन घेऊन त्यांचे हृदय आणि चेहरी आनंदाने प्रफुल्लित होत ते भगवंतांना आणि ज्यांचे फक्त नाव ऐकले होते त्या मुनींना हात जोडून मस्तक लवून नमस्कार करीत जगद्गुरू भगवान श्रीकृष्ण आपल्यावर कृपा करण्यासाठी आलेले आहेत असे पाहून बहुलाश्वानी श्रोतदेव यांनी त्यांच्या चरणावर लोटांगण घातले बहुलाश्व आणि श्रुतदेव या दोघांनीही एकाच वेळी हात जोडून मुनीसह श्रीकृष्णांना आपल्याकडून आतिथ्य स्वीकारण्यासाठी आमंत्रित केले दोघांच्या प्रार्थनेचा स्वीकार करून भगवान श्रीकृष्ण दोघांनाही संतुष्ट करण्यासाठी एकाच वेळी वेगवेगळी रूपे धारण करून त्यांच्या नकळत दोघांच्याही घरी गेले विधेयराज बहुलाश्व अतिशय बुद्धिमान होता दुर्जनांना ज्यांचे नावसुद्धा ऐकू येणे कठीण तेच भगवान श्रीकृष्ण आणि ऋषी आपल्या घरी आले आहेत हे पाहून बहुलाश्वानी सुंदर सुंदर आसने आणून त्यांना आरामात त्यावर बसवले प्रेमभक्तीच्या उद्रेकाने त्याचे हृदय भरून ने आली नेत्रातून असूंच्या धारा वाहत होत्या त्याने त्या अतिथींच्या चरणांना नमस्कार करून त्यांचे पाय धुतले आणि आपल्या कुटुंबियासह हो, लोकांना पावन करणारे त्यांच्या चरणांचे तीर्थ मस्तकी धारण केली नंतर भगवान तसेच भगवत स्वरूप ऋषींना गंध पुष्पमाळा वत्रे अलंकार धूप दीप अर्घ्य गायी बैल इत्यादी समर्पण करून त्यांची पूजा केली जेव्हा सर्वजण भोजन करून तृप्त झाले तेव्हा राजाने श्रीकृष्णांचे चरण आपल्या मांडीवर घेतले आणि मोठ्या आनंदाने हळूहळू पायचेपीत अत्यंत मधुरवाणी तो भगवंताची स्तुती करू लागला राजा म्हणाला हे प्रभो आपण सर्व प्राण्यांची आत्मा साक्षी तसेच स्वयंप्रकाश सा आहात आपल्या चरण स्मरण करणाऱ्या आम्हाला आज आपण दर्शन देऊन कृतार्थ केले माझ्या अन्न्य भक्तापेक्षा मला बलराम लक्ष्मी किंवा ब्रह्मदेव हे सुद्धा प्रिय नाहीत ही आपले वचन सत्य करण्यासाठीच आपण आम्हाला दर्शन दिले आहे ज्यांनी जगातील सर्व वस्तूंचा त्याग केला आहे कोण बरे त्याग करेल ज्या आपण यदुवंशात अवतार घेऊन जन्म मृत्यूच्या फेऱ्यात सापडलेल्यांना मुक्त करण्यासाठी जगामध्ये आपल्या विशुद्ध यशाचा विस्तार केला आहे की जो त्रैलोक्याचे पाप ताप शांत करणार आहे ज्यांचे ज्ञान आनंद आहे जे परमशांती स्थापन करण्यासाठी नारायण ऋषि रूपाता तपश्चरिया करीत ज्यादा भगवान श्रीकृष्ण नमस्कार करीत मुनिवर अपन का अपने चरण धोई ने हाई वंश पवित्र करावा सर्वान जीवन देना भगवान श्रीकृष्ण राजा के प्रार्थने का स्वीकार करथिलावासी स्त्री पुरुषां कल्याण करीत का दिवस तथे रहे राजा भोवलाशिवा प्रमाण श्रुतदेव ब्राह्मण सुधा भगवान श्रीकृष्ण मुनिवरियासह अपने घरी आयाच पहान आनंद विभोर झाला आणि त्यांना नमस्कार करून आपल्या अंगावरील उपरणे हवेत उडवून नाचू लागला श्रुतदेवाने चटया पाठ आणि कुशासने अंतरून त्यावर श्रीकृष्ण आणि मुनिवारांना बसवले नंतर त्यांचे स्वागत करून अभिनंदन केले तसेच आपल्या पत्नीसह मोठ्या आनंदाने त्यांचे चरण धुतले त्यानंतर महान भाग्यवान अशा श्रुतदेवाने ते चरणोदक स्वतःसह आपले घर आणि कुटुंबियांवर शिंपडली यावेळी आपले सर्व मनोरथ पूर्ण झाल्याचा त्याला विलक्षण आनंद झाला होता त्यानंतर त्यांनी फळे वाळा घातलेले अमृतमधूर पाणी कस्तुरी तुळस कुश कमळे इत्यादी जी मिळाली ती पूजा सामग्री घेऊन त्यांची पूजा केली आणि सत्वगुण वाढवणारे अन्न सर्वांना वाढले त्यावेळी श्रुतदेव मनातल्या मनात विचार मनात करू लागला की मी प्रपंचरूप अंधार या विहिरीत पडलेलो असताना ज्यांच्या चरणाची धूळच सर्व तीर्थ स्वरूप आहे त्या श्रीकृष्ण त्यांचे निवासस्थान असलेले ऋषी यांचा सहवास मला कसा प्राप्त झाला आतिथ्याचा स्वीकार करून जेव्हा सर्वजण आरामात बसले जो, आपने यांचा जो आपने अपने स्त्रीपुत्र आपतेष्टस श्रुतदेव तिथे आला भगवान श्रीकृष्ण से पाय चिपित श्रुतदेव मनाला जेव अपन अपने शक्ति कर स्वतः प्रवेश पुरुषोत्तम अपने आन माला आज दर्शन दिल असा जोपी गिला पुरुष स्वप्न अवस्थे में दुसरी स्वप्न सृष्टि निर्माण करते स्वत प्रवेश करूपांत अनेक कर्मे करना आसतो त्याचप्रमाणे आपण आपल्यातच आपल्या मायेने जगाची निर्मिती केली आणि नंतर त्यात प्रवेश करून आपण अनेक रूपाने प्रकाशित होत आहात जे लोक नेहमी आपल्या कथांचे श्रवण कीर्तन करतात तसेच आपल्या प्रतिमांची पूजा करून त्यांना वंदन करतात आणि आपापसात आपल्याविषयीच चर्चा करतात त्यांचे हृदय शुद्ध होते व त्यामुळे आपण त्यात प्रकाशित होतात ज्या लोकांचे चित्त कर्माच्या वासनांनी बहिर्मुख झालेली असते त्यांच्या हृदयात असून सुद्धा आपण त्यांच्यापासून खूप लांब असतात परंतु जानी आपले गुणगान करून आपले अंत करून सद्गुण संपन्न बनवलेले असते त्यांच्या बाबतीत मात्र आपण मनाला समजण्यासारखे नसूनही अत्यंत जवळ असतात हे प्रभू जे लोक आत्मतत्वाला जाणणारे आहेत त्यांचे परमात्मा आपण असतात आणि जे शरा दिनास आत्मा म्हणतात त्यांच्यासाठी आपण जन्म मृत्युरूप संसार आपण महत्त्व इत्यादी कार्यद्रवी आणि प्रकृती स्वरूप कारणाचे नियंत्रण करणारे आहात तुमची माया तुमच्या स्वतःच्या दृष्टीवर पडदा टाकू शकत नाही परंतु तिने इतरांची दृष्टी मात्र झाकून टाकली आहे मी आपणास नमस्कार करीत आहे हे प्रकाश प्रभू आम्ही आपले सेवक आहोत आम्ही काय करावे याची आम्हाला आज्ञा करावी आपल्या दर्शनानेच आम्हाला जीवांचे सर्व क्लेश नाहीशी झाले आहेत शुक म्हणाला शरणागतांचे भयी नाहीशी करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाने श्रुतदेवाची प्रार्थना ऐकून त्याचा हात आपल्या हातात घेतला आणि हसत हसत ते त्याला म्हणाले श्रीकृष्ण म्हणाले हे ब्रम्हन हे ऋषी तुमच्यावर कृपा करण्यासाठीच येथे आले आहेत हे आपल्या चरण धुळीने लोकांना पवित्र करीत माझ्याबरोबर संचार करीत असतात देवता पुण्यक्षेत्रिय आणि तीर्थे इत्यादी दर्शन स्पर्श पूजन इत्यादीद्वारा हळूहळू पुष्कळ दिवसानंतर पवित्र करतात परंतु संत पुरुष आपल्या केवळ दृष्टीनेच सर्वांना पवित्र करतात एवढेच नव्हे तर देवता इत्यादींमध्ये पवित्र करण्याची जी शक्ती आहे ती सुद्धा त्याला संतांच्या दृष्टीतूनच प्राप्त होते जगामध्ये जे ब्राह्मण तपश्चर्या विद्या संतोष आणि माझी उपासना या युक्त असतात तर त्यांच्या श्रेष्ठत्वाविषयी काय सांगावे मला माझे हे चतुर्भुज रूपसु अशा संतांपेक्षा अधिक प्रिय नाही कारण विप्र हे सर्व वेदमय आहेत आणि मी सर्व देवोमय आहे अजान माणसे ही गोष्ट समजून न घेता फक्त मूर्ती इत्यादीमध्येच पूज्य बुद्धी ठेवतात आणि मत्सरामुळे माझे स्वरूप असलेली व लोकगुरु जे ब्रम्हतज्ञ विप्र त्यांचा तिरस्कार करतात ब्राह्मण माझा साक्षात्कार करून घेऊन आपल्या चित्तात असा निषेध करतात की ते चराचर जग आणि याला कारण असणारे महत्त्वादी पदार्थ ही भगवंताची स्वरूपी आहेत म्हणून हे श्रुतदेवा तू या ब्रह्मर्षींना माझेचं स्वरूप समजून पूर्ण श्रद्धेने यांची पूजा कर तू जर असे करशील तर ते माझेचं पूजन केले असे होईल नाहीतर पुष्कळ ऐश्वर्यानेही माझी पूजा होऊ शकत नाही शुभ म्हणाला श्रीकृष्णांची ही आज्ञा शिरोधार्य मानून श्रुतदेवाने श्रीकृष्णासह त्या ब्रह्मर्षींची एकात्म भाव ने आराधना के लिए वृपे में तो भगवत स्वरूपाला प्राप्त बहुलाश्वाला सुधा थी गती प्राप्त परीक्षित अशा प्रकार भक्तांची भक्ती करना भगवंता दोनों भक्ता का ही दिवस राहुल सन्मार्ग उपदेश कर द्वारके परतले याठिकाई श्यायी समाप्त हो भगवान श्रीकृष्णार्पण वस्तु